प्रकरण आठवे प्रकरण आठव्याचा विषय आहे बंधन आणि मोक्ष यांचे कारण मन आहे प्रकरण आठवे सूत्र पहिले अष्टावक्र उवाच तदा बंधो यदा चित्तम किंचित वाचते शोचती किंचित मुंचते गृहित हृष्यती कुप्य अष्टावक्र महाराज सांगतात की जेव्हा चित्त कशाची तरी इच्छा वाढते कशाचा तरी विचार करते कशाचा त्याग करते काही स्वीकारते तेव्हा ते सुखी किंवा दुखी होते व वा तेव्हाच बंधनात सापडते अष्टावक्र महाराजांच्या उपदेशामुळे राजा जनकांना तत्वबोधाचा लाभ झाला अष्टावक्र महाराजांनी केलेल्या निरनिरळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन राजा जनक त्याही कसोटीतून यशस्वी पार पडले या यामुळे अष्टावक्र महाराज समाधान पावले चार सूत्रात बंधन आणि मुक्ती यांचे संक्षिप्त स्पष्टीकरण करताना या प्रकरणात अष्टावक्र महाराज म्हणतात की हे जनक राजा हे बंधने काही भौतिक स्वरूपातली नाहीत या जगात शरीर रूपाने बांधता येईल पण त्याचे मन त्याची प्रेरणा त्याचे विचार यानं कुणी बांधू शकत नाही मनुष्य स्वतःच शरीराच्या प्रेमामुळे वासना व वा इच्छामुळे स्वतःच स्वतःला बांधून घेतो व बंधनात अडकून दुःखी होतो त्याच्या दुःखाचे दुसरे कोणतेही कारण नसून तो स्वतःच आहे चित्त हे आत्म्यापेक्षा भिन्न आहे वेगळे आहे तेच सर्व विचार वासना आणि इच्छा यांचे केंद्र आहे त्यामुळेच हे विश्व सत्य असल्याचा भ्रम होतो त्यामुळेच सुखदुःखाचा अनुभव येतो हे चित्तच विषयांकडे आकर्षित होते व त्यांच्या उपभोगाची प्राप्तीची इच्छा बाळगते या इच्छेमुळेच प्रापंचिक व सांसारिक जगाची मनात सुरुवात होते या इच्छेच्या पूर्तीसाठी मनुष्य संघर्ष करतो दुसऱ्याला त्रास देतो शोषण करतो व पैसा गोळा करून तिजोरी भरण्याचा प्रयत्न करतो या प्रसंगी हिंसा किंवा खून सुद्धा करतो असंख्य प्रकारचे चांगले किंवा वाईट कर्म करतो व जो जो त्याला पैशाची व अन्य बाबींची प्राप्ती होते तर तो, तो अधिकाधिक पैशाची त्याची इच्छा वाढतच जाते वैभवाची तहान वाढत जाते मोह वाढत जातो एका इच्छेतून दुसरी इच्छा निर्माण होते व बंधनांचे जाळेच तयार होते वाचित वस्तू मिळाली तर हर्ष होतो आणि प्राप्त झाली नाही किंवा प्राप्तित काही अडथळा आला तर तो क्रुद्ध होतो संतप्त होतो याप्रमाणे चित्त जेव्हा कशाची तरी इच्छा बाळगते वासनाग्रस्त होते तेव्हा त्या वासनेमुळेच मन काही अपेक्षा करते कशाचा विचार मनात घोळवते स्वीकार कशाचा करायचा ते ठरवायला लागते कशाचा त्याग करायचा तेही ठरवायला लागते आणि या सर्व विचार प्रक्रियेत आणि भावभावनांच्या गदारोळात सुखदुःख जन्माला येते प्रभू रामचंद्र आहे म्हणून तू वासनेचा त्याग करून मोक्षाच्या इच्छेचा सुद्धा त्याग करून सुखी हो सर्वात बाहेर कर्मजगत असते ते खूप लहान असते पण त्याच्या मागे एक विशाल विचारांचे जग आहे आणि त्याहूनही विशाल असणारे वासनांचे विश्व त्याच्या मागे आहे वासनामुळे विचार निर्माण होतात व विचारामुळे कर्म होते त्यामुळे केवळ कर्मसन्यास घेऊन विचार नष्ट होत नाही व विचार करणे सोडले तरी तर वासना नष्ट होत नाही वासना हे जर वृक्षाचे मूळ मानले तर विचार त्याचे खोड व फांदे आहेत तर कर्म त्याचे पाने आहेत खोड फांदे आणि पाने या सर्वांचे पोषण मुळांमधून होते केवळ पाने तोडून टाकल्याने वृक्ष मरत नाही जोपर्यंत वासना शिल्लक आहेत तोपर्यंत केवळ कर्मत्या करून काहीच साध्य होत नाही या उलट वासना संपुष्टात आल्या तर विचारांचे व कर्माचे अस्तित्व आपोआप नष्ट होईल चित्तामध्ये वासना असते व वा त्यामुळे मन सक्रिय होते व त्यातून विचार निर्माण होतात विचारांचे नियंत्रण बुद्धी करते व विचारांना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी बुद्धी जेव्हा शरीराला आदेश देते तेव्हा कर्मजन्माला येते म्हणून कर्म, कर्म काही स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतात तर त्यांचे अस्तित्व शरीरावर व मनावर अवलंबून असते वासनामुळे मनुष्य विचार करू लागतो चिंतन करतो कशाचा तरी स्वीकार करतो व कशाचा त्याग करतो त्यामुळे करत। त्या सुखी किंवा दुःखी होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून बंधनात अडकतो ही सर्व लक्षणे वासनेमुळे निर्माण होतात त्यामुळे वासना शिल्लक आहे हे या लक्षणांवरून ओळखता येते मन सक्रिय होणे हे बंधन नसून वासनांचे अस्तित्व हे बंधन आहे काम क्रोध ही सर्व वासनांचीच फळे आहेत वासनामुळे चित्तात लाटा उठल्याप्रमाणे विचार निर्माण होतात या लाटा म्हणजेच मन आहे त्यांना सरळ साध्या प्रयत्नाने थांबवता येत नाही पण वासनारुपी वारा थोपवला तर पाण्यात तरंग निर्माण होणे आपआप थांबते वासनांचा नाश केल्याने मनाचे अस्तित्व नष्ट होते व तरच कर्मातून मुक्ती होते शरीर बंधन नाही किंवा त्याचे कर्म बंधन नाही मन बंधन नाही किंवा त्याचे विचार बंधन नाही पण बंधन आहे ते वासना बंधन आहे ते इच्छा ही वासना भोगाची असो किंवा त्यागाची असो जगायची असो किंवा मोक्षाचा स्वीकार करण्याची असो किंवा नाकारण्याचीही असो त्यामुळे काही फरक पडत नाही दोन्ही बंधने आहेत जो कर्मात अडकेल तो कदाचित राजकीय सामाजिक नेता होईल विचारात अडकेल तो कदाचित तत्वज्ञानी होईल पण मुक्त होणार नाही जो माणूस धार्मिक वृत्तीने केवळ साक्षीदार होऊन सर्व विश्व व्यवहार होऊन पाहिजे तोच मुक्त होईल विचारांचे जग म्हणजे पाण्यात पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या तरंगांचे जग आहे तत्वज्ञानी त्यातच गुंतलेला असतो त्याला खोलवरच्या शांत समुद्राचा परिचय नसतो राजकीय सामाजिक नेता कर्मातच अडकतो त्याला वैचारिक जगाची माहिती नसते सर्वा सामान्य माणसांना प्रत्यक्ष कर्म कार्य त्वरित समजते त्यामुळे कर्माविषयी अधिक लोकांना रुची असते विचारांच्या पातळीवर फारच थोडे लोक पोहोचू शकतात म्हणून विचारांच्या क्षेत्रात कर्माच्या तुलनेत फार कमी माणसे प्रवेश करतात परंतु केवळ साक्षी होण्याची उंची गाठणे फारच दुर्मीळ असते म्हणून सर्वात जास्त महत्वाच्या साक्षी होण्याच्या क्षेत्रात क्वचितच कुणीतरी येते व ते क्षेत्र आवाक्या बाहेरचे असते याच कारणामुळे अज्ञान सर्वात जास्त असते हेच माया रूपी विश्व आहे व हेच बंधन आहे ज्ञान म्हणजेच मुक्ती ही फारस थोडे अधिकारी पुरुषांच्या नशिबी असते जगात जेवढे धर्म आहेत तेवढे सर्व विचारांच्या पातळीपेक्षा जास्त उंच नाहीत म्हणून त्या पातळीवर त्या सर्वात वेगळे वेगळे पण दिसून येते मुक्तीचा कोणताच धर्म नाही मूळ व अज्ञानी तर कर्माच्याच प्रेमात अडकलेले आहेत ते सदैव आचरण सदाचार व कर्मकांड याच्यापेक्षा वरच्या दर्जाच्या जीवनापर्यंत पोहोचू शकत नाहीत अष्टावक्र मुनी यालाच बंधन असं म्हणतात प्रकरण आठवे सूत्र दुसरी तदा मुक्तीरे यदा चित्तम न वान शती न शौचती न, न अष्टावक्र म्हणतात जेव्हा मन कशाचीही इच्छा बाळगत नाही कशातही अडकून त्याचा विचार करत नाही कशाचाही त्याग करत नाही व कशाचाही स्वीकार करत नाही यामुळे जेव्हा मन सुखी होत नाही व दुखी होत नाही तेव्हा असूत्रात अष्टावक्र मुनी आत्मरूप होऊन मनाने निर्विकल्प होऊन साक्षीभाव आत्मसात करण्यावर भर दिलेला आहे व सांगितले आहे की जेव्हा मनात कोणतीच इच्छा शिल्लक नसते कशाचाही ते विचार करत नाही व काहीही स्वीकारणे किंवा त्याग करणे सोडून देते पर्यायने सुखदुःखापासूनही अलिप्त होते तीच मुक्तीची अवस्था आहे मन बुद्धी अहंकार आणि शरीर सुद्धा चित्तापेक्षा वेगळे नसून चित्ताच्याच वेगवेगळ्या अवस्था आहेत वासना व इच्छांचा चित्त जणू एक गुच्छ आहे त्याच्यात मीपणा निर्माण होतो आपल्या स्वतःला आत्म्यापेक्षा वेगळे मानणे हा अहंकारच आहे अहंकार जेव्हा वासनापूर्तीसाठी विचार करू लागतो तेव्हा त्याला मन म्हणतात जेव्हा तो चांगले वाईट असा भेद करू लागतो तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात जेव्हा तो क्रियाशील होतो तेव्हा तो शरीर रुपाने क्रिया करू लागतो शरीराचा विकास सुद्धा चित्तवृत्तींच्या नुसार वासनापूर्तीसाठी अनुकूल असा झालेला आहे हे विश्व किंवा मोक्ष सुद्धा एखादे भौगोलिक ठिकाण नाही किंवा एखादे विशिष्ट स्थानही नाही शरीराच्या बाहेर जे स्थूल भौतिक जग दिसून येते ज्या नद्या पर्वत दर्या पठारे झरे किंवा समुद्र दिसतात तेवढेच जग नसून एक सूक्ष्म जग मनुष्याच्या अंतरी सुद्धा वसत असते परंतु ती दिसून येत नाही मनुष्याच्या अंतरीचे जग जसे असेल तसेच बाहेरचे जग दिसू लागते दुःखी माणसाला सारे जग दुःखी वाटते तर आनंदी व सुखी असणाऱ्याला त्याच्याप्रमाणे उर्वरित जग सुद्धा तसेच आनंदी व सुखी आहे असे वाटू लागते बाहेरच्या जगात जे काही व जसे काही दिसते ते सर्व अंतरीच्या चे चेतनेवर अवलंबून असते व अंतरीच्या चे चेतनेचेच ते एक प्रकारचे प्रक्षेपण असते अन्यथा आत्मा जसा निरपेक्ष व शांत असतो तसेच बाहेरचे जग सुद्धा निरपेक्ष व शांत असते मनुष्य आपल्या चित्तवृत्तीच्या प्रभावानुसार या दृश्य जगाचे वर्णन करीत असतो हाच भ्रम आहे म्हणून अध्यात्मात या बाह्य जगाला माया म्हणतात ही माया मनुष्याच्या चित्तवृत्तीतून निर्माण होते बाह्य जगतामुळे नव्हे अध्यात्मिक वृत्तीच्या चर्चेत याच अंतरीच्या माया जगाची चर्चा केली जाते याचप्रमाणे मोक्षसुद्धा एखादे भौगोलिक ठिकाण नाही की मेल्यावर या भौतिक जगातून निघून कोणत्या दुसऱ्या दिव्य जगात जाऊन बसले किंवा एखाद्या सिद्धशाली शिलाखंडावर जाऊन बसणे म्हणजे मोक्ष नव्हे परंतु जेव्हा चित्त कमालीचे शांत होते व त्यात कोणतीही इच्छा वासना विचार किंवा कर्म शिल्लक राहत नाही ती अवस्था म्हणजे मोक्ष होय ही चैतन्याची परम विशुद्ध अवस्था आहे हेच आत्म्याचे स्वरूप आहे व तोच त्याचा स्वभाव आहे ही अवस्था प्राप्त करणे हाच मोक्ष हीच ही मुक्ती आहे अन्यथा यापेक्षा वेगळा मोक्ष अस्तित्वात नाही चैतन्यात निर्माण झालेली लाट म्हणजे क्षरभांगुर विश्व आहे व त्या लाटा शांत होणे म्हणजे मुक्ती आहे मोक्षाची इच्छा बाळगणे मोठ्या इच्छेने जगाचा त्याग करणे सत्य व आनंद शोधण्यासाठी त्याग करणे हे सर्व मोक्षाचे रस्ते नाहीतच परंतु मोक्षाची इच्छा, वासना, बंधन करणारी लाट आहे सांसारिक सुखाची वासना असो किंवा मोक्षाची वासना असो वासना ही वासना आहे केवळ वासनेचा विषय बदलल्यामुळे वासनेच्या परिणामात फरक पडत नाही वासना काही प्राप्तीची असो किंवा उपभोगाची असो किंवा त्यागाची असो वासनाक्र महाराजांच्या विचारानुसार जगाच्या सुखाची व बंधन व त्या प्रकारच्या सर्व इच्छाचा शेष शे म्हणजेच मोक्ष होय प्रकरण आठवे सूत्र तिसरे तदा बंधो यदा चित्तम सक्तम का स्वपी तद मोक्र म्हणतात जेव्हा चित्त विषयांच्या ठिकाणी किंवा कोणत्याही दृष्टीच्या ठिकाणी गुंतलेले असेल तेव्हा ते, ते बंधन आहे आणि तेव्हा चित्त सर्व विषयांच्या प्रती अनासक्त असेल तर तोच मोक्ष आहे पहिल्या व दुसऱ्या सूत्रात अष्टावक्रांनी बंधनाची व मोक्षाची वेगवेगळी व्याख्या केली परंतु या सूत्रात मात्र सार सांगितल्याप्रमाणे सर्व प्रतिपादनाचा निष्कर्ष सोप्या शब्दात सांगतात कि जेव्हा चित्त एखाद्या दृष्टीत किंवा विषयाचे ठाई गुंतलेले असते तेव्हा तेच बंधन असते आणि जेव्हा सर्व दृष्टीने सर्व विषयांतून ते अलिप्त झालेले असते अनासक्त असते तेव्हा तो मोक्ष असतो या सूत्रात अष्टावक्रमुनी एक अजून महत्वपूर्ण गोष्ट सांगतात की केवळ कर्म करण्यात गुंतणेच बंधन होत असं नाही तर आत्म्यापेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या सर्व विषयांच्या प्रकारची भावना असणे हे सुद्धा बंधनच आहे विषयांच्या प्रती कोणतीही भावना असणे कोणत्याही प्रकारची दृष्टी असणे हे वासनेचे रूप आहे जिथे नजर आहे आसक्ती आहे तिथे वासना आहेच पण दृष्टी नसेल तर वासना निर्माण होऊ शकणार नाही वासना असले तर ती आपोआप शांत होत नष्ट होईल त्यामुळे चित्त जेव्हा सर्व दृष्टीने मक्ती दृष्टी सांसारिक सुखाची असो स्वर्गाची असो किंवा मोक्षाची असो या सर्व दृष्टीने चित्त अनासक्त होईल तेव्हा तोच मोठ असतो विषयांवरून नजर काढून केवळ आत्मदृष्टी असणार आहे या ठिकाणी एक शंका निर्माण होऊ शकते की चित्त जेव्हा विषयात गुंतते तेव्हा ते बंधन आहे पण तेच चित्त जेव्हा आत्मरूपात स्थिर होते तेव्हा तो मोक्ष असतो पण चित्त तर चंचल असते व ते आत्म्याच्या ऐवजी पुन्हा विषयांकडे वळण्याची शक्यताही असते अशा स्थितीत मोक्ष सुद्धा अनित्य होऊ शकतो आणि केवळ काही ठराविक काळा पुरताच मर्यादित राहतो अशा स्थितीत जर इच्छापूर्वक जबरदस्तीने मनाला सर्व विषयांच्या प्रति अनासक्त होण्यास भाग पाडले तर ते पुन्हा विषयात स्वारस्य घेण्याची शक्यता आहे पण जर स्वाभाविकपणे अंतःकरणपूर्वक निरासक्त होऊन मन स्थिर व वा वासनारहित केले तर ते आत्म्याच्या ठाई एकरूप होऊन जाते त्याचे स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही भ्रमामुळे किंवा अहंकारामुळे सर्व विश्वात प्रत्येक माणसा माणसात जी भिन्नता दिसत होती तीच नाहीशी होऊन जाते त्यानंतर त्यात पुन्हा इच्छा वासना यांचे तरंग निर्माणच होत नाहीत ज्याप्रमाणे भाजलेले चण्याचे दाणे पुन्हा अंकुरीत होऊ शकत नाहीत त्याचप्रमाणे एकदा आत्मरूप झाल्यावर ते चित्तच राहत नाही मग त्याच्यात वासनाचे बीज कसे काय रुजणार प्रकरण आठवे सूत्र हम तदा मोक्ष यदा बंधन तदा मत्वेन मा गृहान अष्टावाक्र म्हणतात जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बंधन आहे जेव्हा मी नाहीसा होतो तेव्हा मोक्ष प्राप्त होतो अशा प्रकारे तू चिंतन कर कशाचीही इच्छा धरू नकोस काहीही स्वीकार करू नकोस किंवा कशाचाही त्यागही करू नकोस अहंकार हेच बंधनाचे कारण असल्याचे सांगून स्पष्ट शब्दात अष्टावक्र सांगतात की जोपर्यंत मनुष्यात मी आहे तोपर्यंत बंधन कायम राहते आत्म्यापेक्षा कोणतीही वेगळी सत्ता अस्तित्वात नसतेच परंतु मीपणाच्या अहंकारामुळे भिन्नता वेगवेगळ्या सत्ता असल्याचा भास होतो हा मीपणा म्हणजेच अहंकार आहे वो तो नष्ट होताच सर्व प्रकारच्या भिन्नतेचा भ्रम नाश पावतो आत्मरूपी शांत समुद्रात चित्तरूपी हवेमुळे एक तरंग निर्माण झाला या तरंगाला अज्ञानामुळे भ्रांती होऊन आत्म्यापेक्षा आपण श्रेष्ठ असल्याचा अनुभव आला व त्यात अहंकार निर्माण झाला भिन्नतेचा अनुभवच अहंकारात रूपांतरित होत असतो अहंकारामुळेच तो स्वतःच करता असल्याचे मानून जगू लागतो विषय वासनेचा उपभोग घेऊ लागतो भेदाभेद करणारी बुद्धी वापरू लागतो सर्व विषयांच्या ठाई आसक्ती वाढते काहीतरी मिळवण्यासाठी धावाधाव सुरू होते हेच मन हीच बुद्धी सृष्टीक्रमाला प्रारंभ होण्यास कारणीभूत ठरते हे सर्व घडले ते अहंकारामुळे आत्म्यापेक्षा आपण वेगळे आहोत हे अहंकाराचे मानणे या सर्व क्रमाच्या मुळाशी आहे हा मीपणा नष्ट होईल तर विचार निर्माण होणार नाहीत इच्छा निर्माण होणार नाही व वा वासनाही निर्माण होणार नाहीत स्वीकार नाही व त्यागही नाही जेव्हा सर्व काही एकच आहे व त्यांच्यात भिन्नताच नाही तेव्हा कोण कुणाचा स्वीकार करणार कोण कुणाचा त्याग कुणा करणार कुणा कुणी दुसरा असा नाहीच अशी स्थिती निर्माण होणे म्हणजे मोक्ष जोपर्यंत जीवाचा संबंध अहंकाराशी आहे तोपर्यंत जीव स्वतःला आत्म्यापेक्षा वेगळा मानेल व तोपर्यंत त्याच्यासाठी मोक्ष नाही किंवा मुक्तीही नाही अष्टावक्र मुनी मुळावरच आघात केला आहे मुळेच उकडून टाकायला सांगितलेली आहेत बियात जाळून टाकण्याची गोष्ट सांगितली आहे त्यामुळे पुढे त्यातून काही जन्माला येण्याची शक्यताच नष्ट होते परंतु काही लोक चलाक असतात सर्व दुर्गुणांचे मूळ असणारा अहंकार तर हे लोक सोडत नाहीतच पण सोडण्याच्या व त्याग करण्याच्या नावाखाली कोणी रात्रीचे जेवण सोडतो कोणी चहा सोडतो कोणी घरदर सोडतो कोणी दान करतो कोणी धर्मशाळा बांधतो कोणी मंदिरात जाऊन पाचदा पैसे टाकतो कोणी नारळ व अगरबत्ती अर्पण करतो धर्माच्या नावाखाली मनुष्य न ना जाण काय काय करेल परंतु या सर्वांच्या मागे मी पण आहे की मी हे केले मी चहा सोडला मी नारळ दिला व हे सर्व करण्यामागे जर काहीतरी मिळवण्याची इच्छा असेल तर मग हे मोक्षाचे रस्ते नाहीतच कारण मोक्ष म्हणजे इच्छा नसणे जगात सर्वजण भोगवासनेत गुरफटलेले आहेत मी पणा वासना इच्छा आसक्ती काहीच सुटत नाही कर्ज करा पण तूप प्या अशी ही चारवाकी पद्धत आहे कर्ज मिळत नसेल तर चोरी करा लासलुचपत मिळवा गैरकृत्य करा धोका द्या बेईमानी करा भेसळ करा शोषण करा पण दुसऱ्याचे धन हडप करून मौज करा उपभोग घ्या अशी ही आजची विचारसरणी आहे या जगात असंख्य लोक असे आहेत की जे काहीही सोडू इच्छित नाहीत पण सोडल्याचे प्रदर्शन मात्र करतात धर्माचा मुखवटा लावून पापकर्म करतात लोकांनी आपल्याला धार्मिक समजाव यासाठी बाहेरची नाटके करतात आतमध्ये वासना मात्र शिल्लकच असतात केवळ एखाद्या धर्मग्रंथाच्या आधाराने कुणालाही श्रेष्ठ सिद्ध करता येत नाही हेच करत बायबल गीता गुरुवाणी धम्मपद आदी ग्रंथांचे मी दररोज वाचन करतो मी या ग्रंथांची पूजा करतो वाचन करतो म्हणून मी धार्मिक आहे असा कुणी दावा करू शकत धर्म नाही धर्मग्रंथ वाचले म्हणजे धार्मिक झाला असं नसून वासनामुक्त झाला किंवा नाही हा खरा प्रश्न आहे अन्यथा धर्मग्रंथ वाचणे म्हणजे केवळ ढोंगीपणा आहे स्वतःचे रूप बदलणे वागणे बदलणे आत्मा एकच आहे हे जाणणे व वा सर्व वासनातून मुक्त होणे आहे जो धार्मिक जीवन जगतो तोच खरा धार्मिक होय दुसरा कोणी धार्मिक नसतो जो चोर आहे तो अचा म्हणजे चोरी विरोधी भाषणे करण्याचा ठेका घेतो हिंसक माणूस अहिंसा परम व हा अशी पाटी गळ्यात घालून मिरवतो भोगामध्ये आकंठ बुडालेला माणूस निष्काम कर्मयोगाचा बाता करतो अष्टावक्र मुनी म्हणतात की अहंकाराने जे काही कराल तेच आणि ते सर्व तुमच्यासाठी पापसिद्ध होईल असे करण्यापेक्षा तर चारवाकासारखे भोगवादी झालेले चांगले भोगवादी होऊन भोग घेणे धर्माच्या जास्त जवळ आहे म्हणंतर काही जण चारवासारख्या का भोगवादी माणसाला सुद्धा ऋणी म्हणून मान्यता देतात असत्याला सुद्धा असत्य म्हणून मान्य केले तर तो साक्षी भावाकडे जाणारा रस्ता असतो पण सत्याशी दगाबाजी केली खेळ केला ढोंग केले तर तो नरक होतो क्रोध काम लोभ यांच्या वासनांच्या लाटा माणसांच्या अंतरात अगदी खोलवर असलेल्या द्वैत बुद्धीतून निर्माण होतात या सर्वांना साक्षी भावाने पाहणारा त्यांच्या प्रभावातून मुक्त नाहीत जगात जे काही होते ते त्या त्या व्यक्तीच्या व घटनेच्या स्वभावानुसार होत असते म्हणून भोग आणि मोक्ष या दोघांच्या इच्छेतून मुक्त होणे हीच खरी मुक्ती आहे आणि हे साध्य होण्यासाठी मी अहंकारी भाव नाहीसा आवश्यक आहे व हाच अष्टावक्रमुनींचा उपदेश आहे